अध्याय अठ्ठावन्नावा भगवान श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांच्या कथा श्री शुक म्हणतात लाक्षागृहात न जळता परत आलख् पांडवांना भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्ताला गेली त्यांच्याबरोबर सात्यकी इत्यादी यादवही होत सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण आल पाहून सर्व वीर पांडव एकदम उठून उभे राहिल जसे प्राणवायूचा संचार झाल्याबरोबर सर्व इंद्रिय उठतात वीर वीरपांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आलिंगन दिल त्यांच्याशी झालखा अंगस्पर्शाने त्यांची सर्व पापे धुवून गिली भगवंतांचे प्रेमपूर्ण स्मितहास्यान सुशोभित असे मुखारविंद पाहून तनंदमग्न झाले श्रीकृष्णांनी युधिष्ठीर आणि भीमसेनाच्या चरणानं वंदन कल अर्जुनाला आलिंगन दिल नपुलाने आणि सहदेवाने भगवंतांच्या चरणानं वंदन कलि जेव्हा भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा सर्वांगसुंदरी नववधू द्रौपदी लाजत लाजत हळूहळू श्रीकृष्णांच्या जवळ आली आणि तिन त्यांना नमस्कार केला, तसे पांडवांनी वीर सात्यकीचा सुद्धा सत्कार करून त्याला वंदन केल तो दुसऱ्या एका आसनावर बसला इतर यादवांचाही सत्कार कल्यावर तसुद्धा श्रीकृष्णांच्या चा चारी बाजूनं आसनावर बसले यानंतर श्रीकृष्णांनी आत्त्या कुंतीजवळ जाऊन तिच्या चरणांना वंदन केले तिने अत्यंत स्नेहाने त्यांना आलिंग दिले त्यावेळी तिच्या डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले कुंतीने श्रीकृष्णांना बांधवांची खुशाली विचारली आणि भगवंतांनी सुद्धा त्याचे यथोचित उत्तर देऊन तिला तिच्या सुनेची आणि तिच्या स्वतःची खुशाली विचारली त्यावेळी प्रेमविव्हल झाल्याने कुंतीचा गळा दाटून आला होता डोळ्यातून अश्रू वाहत होते भगवंतांनी विचारल्यावर तिला आपले पूर्वीचे पुष्कळ क्लेश आठवले आणि ज्यांचे दर्शन सर्व क्लेशांचा अंत करण्यासाठीच होते त्या श्रीकृष्णांना ती म्हणू लागली हे कृष्णा ज्यावेळी तू आम्हाला आपले संबंधी समजून आमची आठवण केलीस आणि आमची खुशाली समजून घेण्यासाठी बंधू अखरुराला पाठवलेस त्याचवेळी आमचे कल्याण झाले आम्हा अनाथांना तू सनाथ केलेस तू संपूर्ण विश्वाचा हितशी आणि आत्मा आहेस तुझ्याजवळ आपपर भाव नाही असे असूनही जे तुझे सदैव स्मरण करतात त्यांच्या हृदयात तू येऊन बसतोस आणि त्यांना होणारे क्लेश मिटवतोस युधिष्ठिर म्हणाला हे सर्वेश्वर श्रीकृष्णा आम्ही कोणते पुण्य केले होते कळत नाही योगेश्वर सुद्धा अत्यंत प्रयासाने ज्यांचे दर्शन घेतात त्या आपण आम्हा सामान्यांना अनायाचे दर्शन दिलेत नंतर युधिष्ठिराने भगवंतांना काही दिवस तिथ राहण्याची प्रार्थना केली। तेव्हा भगवान श्रीकृष्ण इंद्रप्रस्थातील लोकांच्या डोळ्यांना आनंद देत पावसाळ्याचार महिन तिथ सुखाने राहिल एकदा वीर अर्जून कवच अंगावर चढवून गांडीव धनुष्य आणि अक्षय बाणांच दोन भात घष्णांसह वानर ध्वज असलेल्या रथात बसून पुष्कळ हिंस्त्र प्राणी असलेल्या निबिड अरण्यात शिकारीसाठी गेला तिथे त्याने भाणानी वाघ डुकरे रेडे काळवीट चित्ते गौरेडे गेंडे हरिण ससे साळी इत्यादी प्राणी मारले त्यापैकी पवित्र पशु पर्वकाळ आलखा पाहून सेवकानी राजा युधिष्ठीराकडन इकडे अर्जून शिकार करून दमल्यामुळे आणि तहान लागल्यामुळे यमुनवर गेला श्रीकृष्ण आणि अर्जून दोन्ही महारथी यमुनिच्या पाण्यात हातपाय धुवून नदीच निर्मल पाणी प्याल इतक्या तिथे तपश्चर करीतर कन्या पी श्रेष्ठ सुंदरी मांडया दात अने चेहरा अतिशय सुंदर होता मित्रा पाठल्सन अर्जुना ने जाऊन तिला विचारले सुंद तू कोस कुणा की कन्या हैस कूठन आलीस इधे का माटते कि तू पति करते है कल्याण तू तु तु तुझा सर्व वृत्तान्त साम तेव्हा कालिंदी म्हणाली मी देवाची कन्या आहे सर्वश्रेष्ठ वर देणारे भगवान विष्णू मला पती म्हणून मिळावेत म्हणून ही कठोर तपश्चर्या मी करते आहे हे वीर अर्जुना लक्ष्मीचे आश्रय असणाऱ्या भगवानांखेरीज आणखी कोणालाही मी पती म्हणून वरणार अनाथांचे आश्रय असणारे ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होवत माझे नाव कालिंदी आहे माझ्या पित्याने यमुनेच्या पाण्यात बांधलेल्या भवनात मी राहते भगवान त्यांचे दर्शन होईपर्यंत मी इथेच राहणार आहे अर्जुनाने श्रीकृष्णांना हा सर्व वृत्तांत सांगितला त्यांना हे आधीच माहीत होते त्यांनी कालिंदीला रथात बसून धर्मराजाकडे आणले यानंतर पांडवांनी विनंती केल्यावरून श्रीकृष्णांनी पांडवांना राहण्यासाठी म्हणून एक अत्यंत अद्भूत आणि विलक्षण नगर विश्वकर्म्याकडून तयार करवून दिले यावेळी पांडवांना आनंद देण्यासाठी भगवान त्यांच्याकडे राहत असताना देवाला अग्निदवाला खांडवन दखण्यासाठी तर्जुनाच सारथी झाल खांडवन मिळाल्यामुळ प्रसन्न झालखा अग्निन अर्जुनाला गांडीव धनुष्य चार पांढर घोड़ एक रथ अक्षय बाणांचे दोन भाते, आणि शस्त्रास्त्रांनी न तुटणारि कवच दिल खांडवन जळत असताना अर्जुनानिमय दानवाला अग्नीपासून वाचवलि होत म्हणून त्यानिअर्जुनाशी मैत्री करून त्याच्यासाठी एक सभागृह तयार करून दिलि त्याच सभागृहात दुर्योधनाला पाण्याच ठिकाणी जमीन आणि जमिनीच्या ठिकाणी पाण्याचा भास झाला होता काही दिवसानंतर अर्जुनाचा आणि इतर संबंधितांचा निरोप घेऊन श्रीकृष्ण सात्यकी इत्यादींच्या सह पुन्हाद्वारकिला परतलियानंतर त्यांनी विवाहासाठी योग्य ऋतू आणि मुहूर्त पाहून त्या मुहूर्तावर संबंधितांना परम आनंद आणि मंगल प्राप्ती करून द्राठीन तिचि पाणीग्रहण कलि विंद आणि अनुविंद हे दोघे अवंती देशाचे राजे होते ते दुर्योधनाच्या मनाप्रमाणे वागणारे होते त्यांची बहीण मित्रविंदा हिची स्वयंवरामध्ये श्रीकृष्णानं वरण्याची इच्छा होती परंतु त्यांनी तिला विरोध केला परीक्षिता श्रीकृष्णांची आत्या राजादी देवी हिची मित्रविंदा ही कन्या होती राजांच्या भर सभेतून भगवान श्रीकृष्ण तिला आपल्या सामर्थ्यावर घेऊन गेले परीक्षिता कोशल देशाचा राजा नग्नजीत हा अत्यंत धार्मिक होता त्याची सत्या नावाची मुलगी होती नग्नजिताची कन्या असल्याने नागनजीती या नावानेही ती ओळखली जात होती राजाच्या अटीनुसार सात तीक्ष्ण शिंगांच्या अजिंक्यवीरांचा वासही सहन न करणाऱ्या दुष्ट बैलांवर विजय मिळवल्याशिवाय राजे त्या कन्येशी विवाह करू शकत नव्हते यदूश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा हा वृत्तांत ऐकला की जो पुरुष त्या बैलांवर प्रभुत्व मिळविल त्यालाच सत्या मिळेल तेव्हा ते मोठी सेना घेऊन गे। कौसल्यपुराला गे। गेले कौसल नरेशाने आनंदाने उठून त्यांचे स्वागत केले आणि आसन देऊन मौल्यवान पूजा सामग्रीने त्यांची पूजा केली तेव्हा श्रीकृष्णाने सुद्धा त्यांचे अभिनंदन केले राजकन्याने वर म्हणून आपल्याला प्रिय असणारे श्रीकृष्ण आलेले पाहून मनोमन अशी इच्छा केली की जर मी व्रतांचे पालन करून यांचे चिंतन केलेले असेल तर हेच माझे पती व्हावेत आणि यांनी ही माझी पवित्र लालसा पूर्ण करावी लक्ष्मी ब्रह्मदेव, शंकर आणि लोकपाल ज्यांच्या चरणकमलांची धूळ आपल्या मस्तकावर धारण करतात आणि जे आपणच स्थापन केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी वेळोवेळी अनेक लिलावतार धारण करतात ते प्रभू माझ्या कोणत्या सत्कर्माने प्रसन्न होणार आहेत नग्नजिताने श्रीकृष्णांची विधीपूर्वक पूजा करून प्रार्थना केली की के हे जगतपती नारायणा आपण आपल्या स्वरूपभूत आनंदानेच परिपूर्ण आहात आणि मी एक तुच्छ मनुष्य आहे मी आपली काय सेवा करू श्री शुक म्हणतात परीक्षिता नग्नजिताने दिलेल्या आसनावर बसून त्यांनी केलेल्या पूजेने संतुष्ट झालेले भगवान हसत हसत मेघाप्रमाणे गंभीर मणीने त्याला म्हणाले राजन आपल्या धर्माप्रमाणे वागणाऱ्या क्षत्रियाच्या याचनेची विद्वानानी निंदा केली आहे तरीसुद्धा मी आपल्याशी मैत्री संबंध प्रस्थापित करण्यासाठी आपल्या कन्येला मागणी घालतो या बदल्यात काहीही शुल्क देण्याची आमच्यामध्ये प्रथा नाही राजा म्हणाला प्रभू आपण सर्व गुणांचे निवासस्थान आहात आपल्या वक्षस्थळावर लक्ष्मी नित्यवास करते माझ्या कन्येसाठी आपल्याहून श्रेष्ठ असा दुसरा कोणता वर असू शकेल बरे परंतु हे यदुश्रेष्ठा आम्ही पूर्वीच याविषयी एक पण क्लिआ कन्येसाठी योग्य वर शोधण्याकरता पुरुषांच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठीच आम्ही असे कल आह हि वीरश्रेष्ठा हे हात बैल माजल असून कोणालाही न आमरणारी आह पुष्कळ राजकुमारांना यांनी घायाळ करून त्यांचा पराभव कलि आह हि श्रीकृष्णा आपणच जर यांना व्यसन घातलीत तर हे, हे, हे, हे।, हे।, हे लक्ष्मीपत्र आपणच आमच्या कन्येसाठी योग्य वर ठराल नग्नजिताचा हा पण ऐकून श्रीकृष्णांनी कंबर कसली आणि सात रुपे घेऊन जाता जाता त्या बैलांना वेसन घातली त्यामुळे बैलांची मस्ती जिरली आणि त्यांचे बळ खच्ची झाले आता भगवान श्रीकृष्ण त्यांना दोरीने बांधून एखादे मूल लाकडी बैलांना ओढते तसे त्या बैलांना ओढू लागले राजाला अतिशय आश्चर्य वाटले प्रसन्न होऊन त्याने श्रीकृष्णांना आपली कन्या दिली आणि सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्याला अनुरूप अशा सत्येचे विधीपूर्वकपणे ग्रहण केले आपल्या कन्येला प्रिय असे भगवान श्रीकृष्णच पती मिळाल्याचे पाहून राण्यांना अतिशय आनंद झाला आणि सगळीकडे मोठा उत्सव साजरा होऊ लागला शंख ढोल नगारे वाजू लागले सगळीकडे गाणे बजावणे सुरू झाले ब्राह्मण आशीर्वाद देऊ लागले सुंदर वस्त्रे फुलांचे हार आणि दागिन्यांनी नटूनथून नगरातील स्त्री पुरुष आनंदोत्सव साजरा करू लागले राजाने 10,000 हजार गायी आणि सुंदर वस्त्र परिधान करून गळ्या सुवर्णहार घातलख्खा तीन हजार तरुणदासी वरदक्षिणा म्हणून दिल्या त्याचबरोबर नऊ हत्ती नऊ लाख रथ नऊ कोटी घोडे आणि नऊ अब्ज सेवक सुद्धा वरदक्षिणा म्हणून दिले नग्नजितान त्या दाम्पत्याची रथात बसवून विशाल सह पाठवणी केली, त्यावछी वासल्यान त्याच हृदय भरून आल होत यादवांनी आणि नग्नजिताच्या बैलांनी याआधी ज्या राजांच बळ धुळीस मिळवलिहत्या राजांनी जेव्हा हा वृत्तांत ऐकला तेव्हा तसहन न होऊन सत्याला घेऊन जात असताना त्या राजांनी वाटश्रीकृष्णांना वढा घातला आणि तिच्यावर बाणांचा वर्षाव करू लागल त्यावछी अर्जुनानिआपल्या मित्राच प्रिय करण्यासाठी गांडीव धनुष्य हातात घवून सिंह क्षुद्र क्षुद्रपशंना पळवून लावतो त्याप्रमाण त्या, त्या राजांना त्यान पिटाळून लावल त्यानंतर यदुश्रिष्ठ दक्षकी नंदन ती वरदक्षिणा आणि सत्या यांना घेऊन द्वारकत्तल आणि तिच्यासह आनंदात राहू लागल श्रीकृष्णांनी कि आत्या श्रुतकीर्ती हिच्या भद्रा नावाच्या कन्यशी विवाह कलि तिच्या संतर्दन इत्यादी भावांनी स्वतःच तिला दिले होते मद्र देशाचा राजाची लक्ष्मणा नावाची एक कन्या होती ती अत्यंत सुलक्षणी होती गरुडाने ज्याप्रमाणे स्वर्गातून अमृत पळवले त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी स्वयंवरामध्ये एकट्यानेच तिचे हरण केले भगवान श्रीकृष्णांच्या अशा आणखीही हजारो स्त्रिया होत्या भौमासुराला मारून त्याच्या बंदीग्रहातून त्यांनी त्या सुंदरीला सोडवून आणले होते अध्याय अट्ठावन्नावा समाप्त